आठवा तो प्रसंग जेव्हा तुम्ही पळ काढत होता कोणाकडे वळून पाहण्याचं भान देखील तुम्हाला राहिलं नव्हतं आणि पैगंबर तुमच्या पाठीमागून तुम्हाला हाक मारत होता तेव्हा तुमच्या त्या वागणुकीचा बदला अल्लानं असा दिला की तुम्हाला दुःख पाठोपाठ दुःख दिलं म्हणजे भविष्य तुम्हाला हा धडा मिळावा की जे काही तुमच्या हातातून निघून जाईल अथवा जे संकट तुमच्यावर कोसळेल त्याच्यामुळे मलान होऊ नये अल्ला तुमच्या सर्व कृत्यांची खबर राखणार आहे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 या दुःखानंतर मग अल्ला तुम्हापैकी काही लोकांवर अशी समाधानाची स्थिती पसरवली कि ते पेंगू लागले पण एक दुसरा गट ज्याच्यापाशी सर्व महत्व केवळ आपल्या स्वतःच होत अल्लाच्या बाबतीत तर अज्ञानपूर्ण ग्रह करू लागला जे संपूर्णपणे सत्यवृद्ध होते हे लोक आता म्हणतात या कार्यवाहीत आमचा देखील काही वाटा आहे यांना सांगा कोणाचाही कसलाही वाटा नाही या कामाचे सर्व अखत्यार अल्लाच्या हातात आहेत वास्तविक पाहता या लोकांनी आपल्या मनात जी गोष्ट लपवून ठेवली आहे ती तुमच्यासमोर प्रकट करत नाहीत त्यांचा खरा उद्देश हा आहे की जर नेतृत्वाचे अधिकारात आमचा काही वाटा असता तर तेथे आम्ही मारले गेलो नसतो यांना सांगा जर तुम्ही आपल्या घरात देखील असता तर ज्या लोकांचा मृत्यू लिहिलेला होता ते स्वतःहून आपल्या वधस्थानाकडे निघून आले असते आणि हा प्रसंग गुदरला तो अशासाठी होता की जे काही तुमच्या उरात लपलेले आहे अल्लानं त्याची परीक्षा घ्यावी आणि जी खोट तुमच्या हृदयात आहे तिला निपटून काढावं अल्ला हृदयांची स्थिती चांगलीच जाणतो तुमच्यापैकी जे लोक सामन्याच्या दिवशी पाठ दाखवून गेले होते त्यांच्या या डळमळण्याचं कारण असं होत कि त्यांच्या काही उणीवांमुळे शैतानानं त्यांचे पाय डळमळीत केले होते अल्लाह अल्ला त्यांना माफ केलं अल्ला फार समाशील आणि सहनशील आहे कोण कल्लिन कपू न बर्यानु गुजा इदा फिल अर्द कानू बर बोफील अर्धे अवक्यानु गुज्यानुल तुतीनो हे इमानवाल्यां काफिरांप्रमाणे गोष्टी करू नका ज्याचे आपतेष्ट आणि नातेवाईक एखाद्या वेळी जर प्रवासाला जातात अथवा युद्धात सामील होतात आणि जिथे एखाद्या अपघाताला बळी पडतात तर ते म्हणतात की जर ते आमच्याजवळ असते तर मारले गेले नसते अथवा त्यांची हत्या झाली नसती अल्लाह अशा तऱ्हेच्या गोष्टींना त्यांच्या मनातील शल्य आणि दुःखाचं कारण बनवून टाकतो खरं पाहता आणि जीवन देणारा तर अल्लाच आहे आणि तुमच्या सर्व कृतींचा तोच निरीक्षक आहे जर तुम्ही अल्लाच्या मार्गात मारले गेला अथवा मेला तर अल्लाची जी आणि क्षमा तुमच्या वाटेला येईल सर्व मार्जे जा, जा को ला मार सर्वान एक वल्ला जा है اللہ اللہ उल्ला उल्ला थी थी मोठी कृपा आहे की तुम्ही या लोकांसाठी फार कोमल स्वभाव ठरला आहात एरवी जर तुम्ही एखाद्या वेळी तापट पोहावी आणि पाषाण हृदय असता तर हे सर्वजण तुमच्या स्वभोवतीतून पांगले असते त्यांचे अपराध माफ करा त्यांच्यासाठी क्षमेची प्रार्थना करा आणि धर्मकार्यात यांना सुद्धा सल्ला मस्त सहभागी ठेवा मग जेव्हा एखाद्या मतावर तुमचा निश्चय दृढ होईल तेव्हा अल्लावर भरोसा करा अल्ला ते लोकप्रिय आहेत जे त्याच्या ते भरोशावरच काम करतात अल्लाह तुमच्या मदतीवर असेल तर कोणतीही शक्ती तुम्हावर वर्चस्व प्राप्त करणार नाही आणि जर त्यानं तुम्हाला सोडून दिलं तर त्यानंतर असा कोण आहे जो तुम्हाला मदत करू शकेल तर मग जे खरे इमानधारक आहेत त्यांनी अल्लावरच विश्वास ठेवला पाहिजे وما كان لنبين ان يغل ومن يهل الياس بما غل يوم القيامه تنفذى كل نفس ما كسبت وهم لا يظلمون انتهी नबीचे हे काम असू शकत नाही की त्याने अपहार करावा आणि जो कोणी अपहार करेल तो आपल्या अपहारा सहित कयामतच्या दिवशी हजर होईल मग प्रत्येक प्राण्याला त्याच्या कमाईचा पुरेपूर बदला मिळेल आणि जुलूम हो मन जो मनुष्य नर्जी प्रमाण वगना है मनसा प्रमाण कृत्य कर जो अल्लाह ऐसी कोपाने वेड़ला है अंतिम ठिकाण जहन्नम है जे अत्यंत वाइट स्थान है कित्येक पटीचा फरक आहे आणि अल्लाह सर्वांच्या कृत्यांवर नजर ठेवतो खर म्हणजे इमानधारकांवर अल्लाने तर हे फार मोठे उपकार केले आहे की त्यांच्या दरम्यान खुद्द त्यांच्यापैकी एक अशा पैगंबराला उभं केलं जो त्याच्या आयती त्यांना ऐकवतो त्यांच्या जीवनाला सावरतो आणि त्यांना ग्रंथ आणि बुद्धिमत्तेची शिकवण देतो वास्तविक पाहता हेच लोक या पड़े तो होते कद हादा कुल कुल मिन अल्लाह अला जेव तुम्हारे संकट कोसल तुम्हें कि, को कि वस्तुत तु बदरच्या युद्धात याच्यापेक्षा दुप्पट संकट तुमच्या कर्वी विरुद्ध पक्षावर कोसळलेलं आहे हे पैगंबर सांगा हे संकट तुम्ही स्वतःच ओढून घेतलं आहे अल्ला आहे दिवशी तुम्हाला पोचली अल्ला ती अल्लाच्या आज्ञेनं होती आणि ती यासाठी होती कि अल्ला पाहाव कि तुमच्या पैकी कोण इमानधारक आहे आणि दांबिक कोण ते दांबिक कि जेव्हा त्यांना सांगण्यात आलं या अल्लाच्या मार्गात युद्ध करा तेव्हा कमीत कमी, कमी आपल्या शहराचं रक्षण तरी करा तेव्हा म्हणू लागले जर आम्हाला माहीत असतं की आज युद्ध होईल तर आम्ही अवश्य तुमच्याबरोबर आलो असतो ही गोष्ट जेव्हा ते, ते सांगत होते तेव्हा ते, ते इमानपेक्षा कुपराच्या अधिक जवळ होते ते आपल्या मुखानं अशा गोष्टी सांगतात ज्या त्यांच्या हृदयात नसतात आणि जे काही ते हृदयात लपवतात अल्लाह त्याला चांगलच जाणतो हे तेच लोक आहेत जे स्वतः तर बसून राहिले आणि त्यांचे जे भाईबंद लढायला गेले आणि मारले गेले त्यांच्या संबंधानं यांनी सांगून टाकलं की जर त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं असतं तर, तर मारले गेले नसते यांना सांगा की जर तुम्ही आपल्या या वचनात खरे असाल तर स्वतः तुमचा मृत्यू जेव्हा येईल तेव्हा त्याला टाळून दाखवा ते लोक अल्लाच्या मार्गात ठार झाले आहेत त्यांना मृत समजू नका ते तर खरं पाहता जिवंत आहेत आपल्या रप्पाशी रुदी प्राप्त करत आहेत जे काही अल्लान आपल्या कृपेनं त्यांना दिलं आहे त्यावर ते फार खुश आहेत आणि समाधानी आहेत की जे इमानवाले त्यांच्या पाठीमागे जगात राहिले आहेत आणि अद्याप तेथे पोहोचले नाहीत त्यांच्यासाठी देखील कोणत्याही भयाचं अथवा दुःखाचं कारण नाही ना अल्लाच्या ला बक्षीस आणि त्याच्या कृपेबद्दल आनंदी आणि उल्लसित आहेत आणि त्यांना कळून आहे की अल्लाह इमानधारकांचा मोबदला वाया घालवत नाही असल्या इमानधारकांचा मोबदला ज्यांनी जखमी होऊन सुद्धा अल्लाह आणि पैगंबराच्या हाकेला ओ दिली त्यांच्यात जे लोक सदाचारी आणि पापविरू आहेत त्यांच्यासाठी मोठा मोबदला आहे गोला भीति बान अधिक वृद्धिंगत ते उत्तरले की अल्लाह आम पुरेस है कार्य सिद्धि ना ते शेवटी ते परमश्रेष्ठ अल्लाच्या देणगी आणि कृपेसह परतले त्यांना कोणत्याही प्रकारची हानी देखील पोचली नाही आणि अल्लाच्या मर्जीनुसार चालण्याचं ता श्रेय देखील त्यांना प्राप्त झालं अल्लाह मोठा कृपा करणारा आहे आता <णिया> तुम्हाला कळून चुकलं की तो खरं पाहता शैतान होता जो आपल्या मित्रांचोगीच भय दाखवत होता म्हणून तुम्ही भविष्यात माणसांचं भय बाळगू नका मला भीत रहा जर तुम्ही खरोखर इमानदारक असाल हे पैगंबर सल्लेला अला वसलम जे लोक आज कुफराच्या मार्गात खूपच धावपळ करत आहेत धौप्लीन तुम्हाला दुखी करू हे अल्लाह से वाइट करू शह इरादा आसा है वाटाएँ सरदे शेवटी जे लोग इमान सोड़ कुछ खरीददार बनलेय ते अल्लाचं काहीच नुकसान करत नाहीत करता दुःखदायक शिक्षा तयार आहे सैल दुरी जी आम्ही त्यांना देत आहोत तिला या काफिरांनी आपल्या बाबतीत हितकारक समजू नये आम्ही जर त्यांना याकरता सैल दुरी देत आहोत की त्यांनी पापाचं खूप मोठं झ हो जमा करावं मग यांच्यासाठी भयंकर अपमानजनक शिक्षा आहे तुम्हाला वल किन हय चवीसुरी ही मै आमिनू तो पाक लोकांना नापाक लोकांपासून वेगळंच केल्याशिवाय राहणार नाही परंतु अल्लाचा हा शिस्ता नाही की त्यानं तुम्हाला परोक्षाची पूर्वसूचना द्यावी परोक्षाच्या गोष्टीची माहिती देण्याकरता तर तो आपल्या प्रेषितांपैकी ज्याला इच्छितो त्याची निवड करतो म्हणून परोक्षाच्या गोष्टीच्या बाबतीत अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर इमान बाळगा जर तुम्ही इमान आणि ईशभीरुतेचं वर्तन अंगीकाराल तर तुम्हाला फार मोठा मोबदला लावेल ज्या लोकांना अल्लानं आपल्या कृपेनं नावाजलं आहे आणि मग ते कंजूसपणानं वागतात तर त्यांनी या भ्रमात राहू नये कि हा कंजूसपणा त्यांच्यासाठी चांगला आहे नव्हे हे त्यांच्याकरता अत्यंत वाईट आहे जे का ते का अपने कंजूसपणान गोला करता कायामत जोखड़ बनेल पृथ्वी आकाशांता है जे करता अल्लाह की खबर राखना अल्लाहना त्या लोकांचं विधान ऐकलं जे म्हणतात की अल्लाह फकीर आहे आणि आम्ही श्रीमंत आहोत यांच्या या गोष्टी देखील आम्ही लिहून घेऊ आणि यापूर्वी जे ते प्रेषितांची नाहक हत्या करत आले आहेत तेही त्यांच्या कृती नोंदपत्रात नमूद आहे जेव्हा निर्णयाची वेळ येईल तेव्हा आम्ही यांना सांगू की घ्या आता जहन्नमच्या प्रकोपाचा आस्वाद घ्या ही स्वतः तुमच्या हातानं केलेली कमाई आहे अल्लाह आपल्या दासांसाठी जालीम नाही अल्लदीन पाहिला अल्ला आम्हाला आदेश दिला आहे की आम्ही कोणालाही प्रेषित मारू नये जोपर्यंत तो आमच्या समोर अशी कुर्बानी देत नाही जिचं परोक्षातून येऊन अग्नीनं भक्षण करावं त्यांना सांगा तुमच्याजवळ माझ्यापूर्वी पुष्कळ प्रेषित होऊन गेले जान पुष्कशा उज्वल निशाणा हो ती निशा जिचा उखी करता मग जो इमानी अट घर प्रेषक आता हम पैगंबर सलम जर लोग तुम्हारा खोट टरवत तर अनेक प्रेषितांना तुमच्यापूर्वी खोटं ठरवलं गेलं आहे जे उघड उघड निशाण्या आणि दिव्य पुस्तिका आणि प्रकाश प्रदान करणारे ग्रंथ झुन आले होते मोबदले कायमात दिवशी प्राप्त करणार आहात यशस्वी खऱ्या अर्थी तोच आहे जो तेथे नरकाग्नीपासून वाचेल आणि जन्मत मध्ये दाखल केला जाईल उरले हे जग तर ही केवळ एक बाह्य धोक्याची वस्तू आहे मुसलमानांना तुम्हाला जीवित आणि वित्त या दोन्हींच्या परीक्षा द्याव्याच लागतील आणि तुम्ही ग्रंथधारक आणि अनेकेश्वर वाद्याकडून पुष्कळ हा एक गोष्टी आहे जर या सर्व स्थितीत तुम्ही संयम आणि ग्रंथधारकांना त्या कराराची देखील आठवण करून द्या जो अल्ला त्यांच्याकडून घेतला होता की तुम्हाला ग्रंथाची शिकवण लोकात प्रसारित करावी लागेल ती लपून ठेवता कामा नये पण त्यांनी ग्रंथाला पाठीमागे घातलं आणि अल्पशा किमतीवर त्याला विकून टाकलं किती वाईट व्यवहार आहे हा जो हे करत आहेत तुम्ही त्या प्रकोपान सुरक्षित समजू नका जे आपल्या कृतीवर प्रसन्न आहेत आणि इच्छितात की अशा कार्याची प्रशंसा त्यांना लाभावी जे वस्तुत त्यांनी केले नाही खरोखर त्यांच्यासाठी दुःखदायक शिक्षा तयार आहे वाल आणि आकाशांचा मालक अल्लाह आहे आणि त्याची सत्ता सर्वांवर प्रभावी आहे आकाशांच्या उत्पत्तीमध्ये आणि रात्र आणि दिवसाच्या आळीपाळी न येण्यास त्या सुबुद्ध लोकांसाठी फार निशाणे आहेत करून ओय सत्करून फलक्रिश्चन वाल फल सुगाल उट्टाप असता आणि पहुळले असता प्रत्येक स्थितीत ईश्वराचं स्मरण करतात आणि पृथ्वी आणि आकाशांच्या रचनेत मनन आणि चिंतन करतात ते उत्स्फूर्तपणे उद्गार काढतात हे पालन करत्या हे सर्व काही तू व्यर्थ आणि निरुद्देश बनवलेलं नाही तू पवित्र आहेस यापासून की तू व्यर्थ काम करावं मग हे पालन तू आम्हाला नरकाग्नीच्या प्रकोपापासून वाचव